प्रकरण आत्तापर्यंत आपण सच्चे आनंद अद्वय आणि परिपूर्ण रूपाने असणारं जे आत्मचैतन्य ते आत्मचैतन्य ज्ञानाज्ञानाहून भिन्न आहे ते आत्मचैतन्य सदरूप आहे ते आत्मचैतन्य चित्रूप आहे ते आत्मचैतन्य आनंदरूप आहे ते आत्मचैतन्य स्वयंप्रकाश आहे सु असंवेद्य आहे सर्व प्रमाण विशेष स्वरूपाचं आहे आणि ते चैतन्य स्वयंप्रकाश असल्यामुळेच शब्दाला विषय होत नाही अवाच्य स्वरूपाचा आहे वाच्यता वेद धर्मापैकी एकही धर्म अंशतही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहत नसल्या कारणाने ते शब्दाला विषय होत नाही असं सहाव्या प्रकरणामध्ये सांग ते चैतन्य अज्ञानाला विषय होत नाही असं सातव्या प्रकरणा सांगा ज्ञानाला विषय होत नाही असं आठव्या प्रकरणास म्हणजे त्या अशुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी की जे ज्ञानाज्ञानाहून भिन्न आणि सच्चिदानंदा द्वय स्वरूप ज्ञानाज्ञानाहून भिन्न स्वरूपाचं आहे असं चौथ्या प्रकरणामध्ये सांगितलं सच्चिदानंदा द्वय स्वरूप आहे स्वगतादि भेद विवर्जित आहे असं पाचव्या प्रकरणात सांगितलं आणि पाचव्या आणि चौथ्या या दोन्ही प्रकरणामध्ये मिळून सांगितलेलं सच्चिदानंद्वय परिपूर्ण स्वरूप हे शब्दाला विषय होत नाही स्वयंप्रकाश असल्या कारणाने हे सहाव्या प्रकरणात सांगितलं हे चैतन्य अज्ञानाला विषय होत नाही हे सातव्या प्रकरणात आणि ज्ञानाला विषय होत नाही असं आठव्या प्रकरणात सांगितलं असं दिसून येईल की ज्ञाना केवळ ब्रह्मस्थिती बरोवरित राहणं ज्याला ज्ञानेश्वर माऊलीने असं म्हटले की चे हा चे या ऐसा आची याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर कर माऊली सत्य शेवटी म्हणते की कळकळी एकले पण ज्याला म्हणतात ज्यालेपणा ठिकाणी ज्ञातृज्ञ भाव यशिंचित संभवत नहीं ज्यालेपणा ठिकाणी दृष्टादृश्य दर्शनभाव संभवत नहीं होना प्रकार जगत जेवड़ा कहीं त्रिपुटी है त्रिपुटीपैकी एक ही त्रिपुटी त आत्मस्वरूप संभवत नहीं त्रिपुटीच बीज द्वैत आत्मस्वरूपा सत्त दुसरा पदार्थ जर सिद्ध होत नहीं तो मत कार्य त्याच्यावर आधारित असणार असं द्वैत कोणत्याही स्वरूपाने सापेक्षा असं कळकळीत जे एकले पण की जे ज्ञाना ज्ञानात आहे जे चिद्रूप आहे त्या चिद्रुपाने ज्याचं अवस्थान घडतं त्या चिद्रुपाने अवस्थान घडणाऱ्या ब्रह्मस्वरूपाने ज्याचं अवस्थान घडलं त्याला ज्ञानेपुर मावली चिद्गनाथ हा चिदादित्य उदयाला आलेला आहे असं म्हणते त्याला ज्ञानेश्वर माऊलीने आपला स्वतःचा अनुभव सांगितले असं म्हटलेलं आहे अमुनाची ज्ञान ही नव्हे आम्हाला आम्हालागी आम्हीच आहोत आम्हालागी आम्हीच श्री गुरुदेवांनी केलेला आहे श्री गुरु निवृत्तीनाथाने आम्हाला केलेला आहे किंवा त्यांच्याकडून आम्ही असे केले गेलो आहोत असं ज्याबाबत ज्ञानेश्वर माऊली म्हणते ती आम्हालागी आम्हीच स्थिती <coughs> श्री थी थी थी थी माला श्री <coughs> अवस्थान करून ठेवलं ज्या ब्रह्मत्वाला मला प्राप्त करून दिलं अर्थात जे ब्रह्मत्व माझं नित्य सदाच प्राप्त होत ते आयत होत स्वतः सिद्ध हो ते माझ ब्रम्हत्व मला नित्यसिद्ध नित्य, नित्य प्राप्त असून अप्राप्तवत झालं होतं तेही निमित्त समजून किंवा जीवदृष्टीचा अंगीकार करून श्री गुरुरायांनी करुणेने मनाव्या देखांचा उपदेश करून त्या असलेल्या अद्वय स्थितीचा आविष्कार केला समजुतीत असलेल्या सर्व उपाधींचा परिहार परिहार तर खराच पण त्या परिहारामध्ये एका विलक्षण आनंदाचा आविष्कार आहे ही गोष्ट त्यात महत्वाची असल्या कारणाने माऊली म्हणते की त्या आनंदाचा नव्हे तर नवनिर्माण नवीन उपाधीमुळे ज्याची आविष्कृती घडली ज्याचा आविष्कार घडला ज्याची अभिव्यक्ती घडली असंही माझं स्वरूप श्री गुरुरायांनी मला प्राप्त करून दिलं नित्य प्राप्ताचीच प्राप्ती पण त्यांच्या कृपेने झाली असा गुरु गौरव करून आपल्याला प्राप्त झालेल्या स्थितीचा अनुभवही ज्ञानेश्वर महाराजांनी या नव्या प्रकरणामध्ये व्यक्त केलेला आहे आपण बोलतो आघळ पघळ इतकंच नव्हे तर अस्तित्व अनुभूती असत नाही अशा प्रकारच बोलणं कितीही लोक रगड रुपाने बोलू शकतात बहुला <coughs> माउली तुकाराम महाराजांच्या शब्दात बोलायचं झालं तर कागदी लिहिली नामाची साखर साठी का मधुर गोडी नाही <laughs> किती ही आपण त्याच्यावर कागदावर लिहिली आणि त्याला चाटायला लागलो तर ज्याप्रमाणे गुढी प्राप्त होणार नाही गुढी काही निराळी आहे एक सामान्य साखर <laughs> सामान्य गोड पण त्याची गोडी कशी असते याबाबतच प्रवचन करायचं ठरवलं तर व्याख्यान करता येईल पण सरतेशो की वक्त्याला व शर सांगावं लागेल की तू खाऊन पाह कसे असते साखर गोड असते गोड असते म्हणजे कसे असते सांगितलं ना की गोड म्हणजे अगदी गोड असते आणि अगदी गोड म्हणजे काय अगदी गोड म्हणजे निवडणूक अरे निवळ गोड म्हणजे तरी काय म्हणजे म्हणलं गोडी दुसरं काय सांगू शकतो यापेक्षा तो काहीही सांगू शकत नाही त्याला ऐकणाऱ्याने आणि सांगणाऱ्याने कधीतरी गुळ खाल्ला पाहिजे कधीतरी ती साखर खाऊन पाहिली पाहिजे हे त्याचं खरं उत्तर तोपर्यंत तो केलेला वस्तुहीन वाघ व्यवहार वस्तुहीन केलेलं हे शब्दाचा औडंबर हे शब्दात शब्दाचा औडंबर तुकाराम महाराज म्हणतात ठीक आहे बोला तुम्ही घडेल असा तुष्यत्व दुर्जन न्यायाने त्याचा निषेध नाही पण अंगीकार तरी एक गोष्ट खरी की अत्यंत अंतरंग ममुक्ष दृष्टीने शब्द ज्ञान वा परोक्ष ज्ञानापर्यंत जाऊनही मावली असं म्हणते की जी नियावर वेरी थेट दिठी जात नाही ते स्फूर्तीची असे अंध हो, ती स्फूर्ती खरी पण ते आंधळी समजावी हा उत्पथगामी समजावा याला सुद्धा वैध मार्गांचा परित्याग करणारा तो उत्पथगामी आहे हे तर खरंच पण तो माणूस बोधदृष्टीने ज्याच्या वृत्तीमध्ये भेदवाहक वृत्ती आहे त्या भेद वृत्तीच्या दृष्टीने जर कोणी बोलेल तर मौली म्हणते हा सुद्धा उत्पथगामी आहे हा ही आडमार्गाला जाणारा माणूस आहे असा त्याचा अर्थ आहे अडमार्गाला जाणं म्हणजे अगदी फार हिन वागणं हे तर कुणालाही लक्षात येतं तुमगुणी माणसाचा आडमार्गाला जाणं निराळ राजसी माणसाचा आडमार्गाला जाणं निराळ सात्विक माणसाचा आडमार्गाला जाणं निराळं आणि त्या सात्विक माणसातही अत्यंत अंतरंगूच्या दृष्टीने आडमार्गाला जाणं हे निराळ आहे त्या त्या क्षेत्रामध्ये ते आडमार्ग ठरलेले आहेत त्यांची स्वरूप ठरले आहेत ज्या मनाची शुद्धता असेल त्या मनाची किंचित ही अशुद्धता तिथे चालत नाही असं तुम्ही जास्त लक्षात ठेवता जितका जितका माणूस उथळ असेल तितका तितकं त्याचं चरित्र त्याचा बोध त्याचा आचार त्याच्या भावना अत्यंत सैल स्वरूपाच्या असतात आणि परमार्थामध्ये असं सैल चरित्र शैल व्याख्यान शैल बोलणं सैल लिहिणं हे चालत नाही त्याला पण असला पाहिजे त्याला एक प्रकारचं माप असलं पाहिजे त्याला काही सीमा मर्यादा असली पाहिजे बन, असं आपलं बंधन आहे आपलं संप्रदायावर वाट आहे काय आपल्याला पैकी समजायचं ते समजा हे अति अवघड काम आहे परोक्ष दादाने शब्द ज्ञान केवळ संपादन करायचं केवळ समन्वयपूर्वक ज्ञान संपादन करायचं तर हे अति महा कठीण कर्म आहे साधनवे कारण त्याला योग्य संप्रदायपूर्वक अध्ययन करायला आपल्याला वेळ मिळाला पाहिजे गुरुंना वेळ मिळाला पाहिजे गुरु, गुरु योग्य असला पाहिजे आपण अधिकार संपन्न असला पाहिजे दोघांच्या प्रकृती स्वस्थ असल्या पाहिजे स्वच्छ लिहिले जाय दोघांना देश मिळाला पाहिजे दोघांना काळ मिळाला पाहिजे नाहीतर बघता असायचा प्रापंचिक श्रोता असायचा येते तरी चालत नाही किंवा श्रोता हे प्रापंचिक बघता येते तरी सुद्धा चालत नाही कारण एकाला सवडायचं दुसऱ्याला नाही दोघं प्रापंचिक असले तर मग सोलायची बोच वक्त्याला सवड आहे तर श्रोत्याला श्रोत्याला माझं म्हणणं नाही खरं खोटं त्यांना विचारे ते म्हणायचे याला एक उपाय दोघही संन्यासी पाहिजे एक नाही तर वक्ता जर दरिद्री असला प्रापंचिक तर श्रोता तरी श्रीमंत असावा नुसता ना उदार श्रीमंत ज्याला म्हणतात खरोखरी म्हणजे मी मला तुम्ही काही करावं अशा करायचं सांगत नाही समर्पण करून श्रवण करणारा भाग्यवान अधिकारी एखादाच असतो असतच नाही बोलतात पुष्कळ लोक आम्ही कुणाच्या इकडे गेलो की खरोखर असं म्हणतात की महाराज हो या हो हे आपलंच घर आहे आम्ही त्याला म्हणतो खरं म्हणतो स्वतः नक्की तुम्हाला फोटो बोलून काय करायचं म्हणतो असं चल बघ उद्या सकाळी रेजिस्टर करून करून दे काही भेष्यात माणूस रजिस्टर करून दे आणि समजा करून दे द्यायला प्रवृत्त झाला एखादा तो दुसरा कोणी आमच्याकडे येणार नाही <laughs> आहे तोच म्हणेल आता दिलाय ते दिले बोललो चुकलो कुठून मला अवघ्या साठवली तुम्हाला ठोक असं म्हणेल आणि शेवटी तू म्हणेल आता आजच्या दिवस करून देतो पण असं करा पुढच्या वर्षी तरी पुन्हा परत माझ्या नावावर करून द्या काय पुढच्या वर्षी तरी परत फिडे करून द्या म्हणजे काय तू पुढच्या वर्षी तरी मी तुमचा गुरु होतो तू माझे शिष्य अशी माणसांची प्रवृत्ती आहे या वर्षी तुम्ही माझ्या गुरु पुढच्या वर्षी मी तुमच्या गुरु पण मला तुम्ही परत समर्पण करा असं मी अनेकांचं पाहतो माझ्या अत्यंत जिवाळ्याची जी काही माणसं मला व्यावहारिक दृष्टीने भेटतात त्यापैकी काही मंडळी मला असं म्हणतात अर्थात आता सध्या नाही एकूण बरेच दिवसाप झाले त्याला म्हणतात अजूनही ती येतात अगदी रेल्वेच्या स्टेशन घडलेली गोष्ट आणि तिथपर्यंत येऊन सांगायचं महाराज आता सिट्टी झाली वा मला आता आठवण झाली काय म्हणजे या वर्षी तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची रे तू गुरु दक्षिणा तुला जर आठवण झाली आता देऊन टाक दिल्यास ती म्हणाले महाराजांची नोट मला फक्त तुम्हाला त्यातले पंचवीसच रुपये द्यायचे मी तुला किलर देतो सुट्टी ते तिथनं घेऊन ये फार तो काय म्हणतो मी तिथनं घेऊन पण तोपर्यंत जर गाडी हल्ली तर काय करायचं मोठी अडचण आहे तुम्ही देतो तुला सुटे तो म्हणतो तुमच्याकडनं सुटे कसे घ्यायचे आम्ही तुम्हाला द्यायचं का तुमच्याकडनं आम्ही घ्यायचं त्यावेळेस असं बोलणं जे लांब ना तेवढ्या खरोखरीच गाडी सुटायची वेळ होते काही पुढच्या वर्ष नक्की देईन बरं का तुम्हाला आणि मला नाही ला जास्त मूग खाऊन गप्प बसून त्या गाडी द्यावा अशी परिस्थिती आहे ह्यात बनवा बनवीची एकही गोष्ट नाही सगळी माणसं आत्ता जिवंत आहेत मला आपल्याला त्यातनं एकच गोष्ट सांगायची कि असे लोक भरपूर आहेत पूर्वी गुरु शिष्याच्या संबंधात असा असे की शिष्य सर्वस्व द्यायला तयार असायचा गुरु त्यातली एक काळी घ्यायला तयार आता गुरु सर्वस्व घ्यायला तयार आहे शिष्य काळीही द्यायला तयार पूर्वी गुरुना असं वाटत होतं की तत्वज्ञान ऐकणारा मला श्रोता मिळावा आता गुरुला असं वाटतं मला कोणीतरी धनसंपत्ती देणारा शिष्य मिळावा पूर्वी असं वाटत असे की मला केवळ बोध देणारा एखादा कोणी महात्मा असावा मी माझा जीव भाव त्याच्या पायी समर्पण करीन नव्हे केवित हा पायी जीव थोडा महात्मा पाय आत्ता शिष्याची अशी प्रवृत्ती आहे मला बोध सांगो नाही तर अबोध सांगो त्याच्याबद्दल काही नाही पण माझं जे प्रापंचिक गाडा आहे हे बरोबर मी म्हणतो त्याप्रमाणे चालणारा आणि त्याला आशीर्वाद देणारा किंवा निदान हात भार ला भार लावणारा नव्हे हात लावणारा असा कुणीतरी गुरु मला मिळाला पाहिजे अशी त्याची पण इच्छा असते असं आपल्याला व्यवहारात दिसून केला या विस्ताराचा सार भाग असा आहे की मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती अशी बहिरमुख असल्या साधू संतांनी या एका उच्च स्थितीचं वर्णन केले पण हे उच्च स्थितीचं केलेलं वर्णन शाब्दिक दृष्टीने परोक्ष ज्ञाने रूपाने जरी आपल्याला हस्तगत व्हावं वाटत असेल तरी सुद्धा योग्य गुरु शिष्यांची गाठ पडावी लागते आत्ता सांगितल्याप्रमाणे दोघ युती आणखी स्थितीतले पणगी उडली पाहिजे कुठे ना कुठे तरी छिणगी अशी तत्व्यक्त झाली पाहिजे हा त्यातला त्यातला परोक्ष ज्ञानाचा भाग तितका महा कठीण आहे की तो तो सहजी लक्षात येत नाही अगोदर देव न मानणारे लोक परमार्थ न करणारे लोक करायलाच निघाले तर हिंद्री शेंदरी शुल्लक देव त्यांच्यावर भाव धरतात परमार्थात आले संप्रायपूर्वक ज्ञान संपादन करीत संप्रायपूर्वक ज्ञान संपादन करायला लागले शब्द ज्ञानात राहतात अर्थ ज्ञानात राहतात पाठामध्ये राहतात शास्त्रवासने मध्ये कुठेतरी गुंततात लोक वासनीत देह वासनीत गुंतणाऱ्यांचा आपल्याला आत्ता विचार करायचा नाही पण शास्त्रवासने मध्ये पाठांतराच्या किंवा अर्थचिंतनाच्या मध्ये राहणारे त्याही पुढे जाऊन समन्वयात्मक असा परोक्ष ज्ञानाचा किंवा अदृढा परोक्ष ज्ञानापर्यंत जरी मनुष्य गेला तरी सुद्धा ज्ञानेश्वर माऊजी म्हणते ते स्फूर्तीच्या बारकाव्याने त्याचा एकंदर तपास करतात आणि पूर्ण बिनचूक आहे असं खात्री झाल्याशिवाय त्याला लिहित नाही हे तुम्ही काही इथे लिहायचं काही नाही मी लिहून देतो तुम्हाला तू मुक्तायचं काय म्हटत त्याचं लिहून देऊन कुठे असत तर मग काय उत्तमच झालं असत छापताने पहिल्यांदा मुक्त झाले असते कारण त्यांना पाहिजे दिली मग जीवन मुक्त लिहायला किती वेळ लागतोय चक्टकन लिहून दाखवला असत हे लिहून देण्याची गोष्ट नाही हा जाचा तोच जाणेमक जास्त त्यांनी हे ओळखायचं आहे इतरांनी इतरांच्या परीक्षे करता हे सांगितलेलं नाही असं पण त्यांना ठेवा तेव्हा बोलणं पुष्कळ सांगणारे रडामध्ये कित्येक लोक ज्ञाने म्हणाली म्हणून त्याचा अनुवाद करून म्हणणाऱ्यांची त्याच्या गुरुचं नाव काय असतं मला माहित नाही पण तो उपचारचा ठेवी लो असो जी काय देऊ हाती वाचे त्या तू तू माझ्या श्री गुरु मौलीनी मला अशा अवस्थेवर लिहून ठेवले की ते मी माझ्या वाणीच्या हातात देऊ शकत नाही नाम शब्दाने ते आविष्कृत करून तुमच्याकडे मांडू शकत नाही असं तो सांगत असतो तरीही मला आपल्याला असं सांगायचं की असणारे रगड लोक आहेत हे सुद्धा आहे या अवस्थेला पावलेला, पावलेला पुणे आहे का वस्तुत्वाला पावणं हे अतिशय महत्वाचं आहे शेकडो प्रवचन करण्यापेक्षा एक अनुभूती ही अतिशय प्रबल स्वरूपाची असते त्याप्रमाणे विचार प्रचार करण्याच्या ज्या काही बाजू आहेत गोष्टी आहेत साधन आहेत माध्यम आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर त्या माध्यमांच्या प्रवचन हे त्याच माध्यम आहे शेकडो प्रवचन करण्यापेक्षा एखादा आचार जास्त प्रभावी ठरतो त्याच्या वेळी झालं व्यवहाराच्या दृष्टीने पण बोधाच्या दृष्टीने असं आहे की बोलण्यापेक्षा तशी वस्तुस्थिती असणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि ही वस्तुस्थिती अशी गमतीत आहे की आपल्या सगळ्या गोष्टी अतिंद्रिय त्यामुळे कुणी शंका घ्यायचे निवेदन धर्म अतिंद्रिय अधर्म अतिंद्रिय इथूनच सुरुवात करेल धर्माधर्मापासून अतिंद्रिय सुरू होते किंवा आकाशापासून अतिंद्रिय सुरू होते इंद्रिय अतिंद्रिय धर्माधर्म अतिंद्रिय माया अतिंद्रिय अधिष्ठान ब्रह्म अतिंद्रिय कामक्रोधाधिविकार अतिंद्रिय त्याचे परिणाम कदाचित असतील कार्यानुयता आहे पुष्कळांना पण अतिंद्रिय बोध ठरवलं तर या जगाचा एक चालक एक नियामक मायाविशिष्ट चैतन्य ईश्वर असा ठेवलेला आहे कि त्याला सगळ्या गोष्टी आपल्या जागी बसून समजतात ईश्वर सर्व भोवताना भ्रामयन सर्वभूता नियंत्रारुढानी माया तो ईश्वर असा आहे खरात जर कुणी ज्ञानी असेल तर त्याचा तो, तो भक्त होऊन त्याची सेवा करायला तो भीत नाही काही सेनही मी न लगे तयाचे निनी त्याचं काय वाटतील ते करण्यासाठी त्याला लाज वाटत नाही उलट त्याच्यासाठी तो अवतार धरण करतो असा देवा पण जर कुणी खोट वागू लागला तर त्याच्याजवळ दंड आहे तो न्यायाधीश ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे कलाकृती फल देण्यामध्ये कुठेही कसूर करीत नाही असं आपण लक्षात ठेवा म्हणून त्याची परीक्षा काळ करीत नाही आज काय सांगायचं भविष्यात बोलतात तुम्ही आमक का काम सुरू करा त्यावेळी आम्ही आहोत तुम्ही काय काळजी करता मुलाचं लग्न करायचं ना त्यावेळी आम्ही देऊ ना तुम्हाला पैसे काय देतो आज काही पैसा मागता येत नाही लग्न पुढे व्हायचं असतं चार महिन्यांनी मग भविष्यात दिलेलं आश्वासन आत्ता खरं समजायचं का खोट समजायचं आपल्या शास्त्राप्रमाणे शब्द प्रमाण मानायचं असेल तर खरं समजलं पाहिजे पण ते शब्द प्रमाण खरं समजून कुठपर्यंत चालायचं त्याला कारण करता प्रामाण्य यायचं आहे पुढे ज्या <laughs> दिवशी खरोखरीच लग्नाचा प्रसंग येईल त्या दिवशी जर त्यांनी सांगितलं काय करावं हो। अगदी खरोखरी माझ्या अंतकरणापासून असं वाटतं की तुम्हाला मदत करावी बोललोय मी करणार नक्की आपण शब्दाला कधी बिरवा बिरवा करीत नाही हो अगदी शब्दभरीक शब्द काय आणि तुमच्याच रक्ष्याजवळ आम्ही शब्द खर्च केलाय तुमचा आमचा अतिशय स्नेह मित्रत्व आम्ही तुम्हाला कसं फोटो मला पण काय अडचणच असे की मी देऊ शकत नाही बाबा शेवटी काय काय शेवटी काय मी देऊ शकत म्हणजे असं जर एखाद्याने भविष्यात काही आश्वासन दिलेलं असलं तर तो, तो काळ येईल तोपर्यंत थांबलो पाहिजे काळाच्या दिवशी ती गोष्ट ती घडी ज्यावेळी येते ती घटका ज्यावेळी उदयाला येते त्यावेळी त्याची खरी तरीक्षा होती तस ज्ञाने बाली सुद्धा म्हणते की आपण स्वतः वायाची झकविषयी प्रतीचे डोळे तो अनुभूतीचे डोळे करून लोकांना पुष्कळ कर सांगशील की असं ब्रम्हज्ञान आहे तसं ब्रम्हज्ञान आहे मीच रेवाय ब्रम्हरूप आहे असं सांगशील पण एक लक्षात ठेव हे झालं बोलण्याचा भाग वाचेच्या बळामुळे शब्द सामर्थ्यामुळे काही वाक चातुर्यामुळे काही अल्पस्वल्प केलेल्या श्रवणामुळे किंवा ज्याला होंगे किंवा बघे म्हणतात वेदांताचा वास घेतला असल्या कारणाने तू बोलत असि सातो कारवी बोधा वेळी आखी ना होई मला म्हणतात खरोखरी ती परीक्षेची वेळ त्यावेळी आखी तर ना का तर बोध नाही पण हे सगळं तू नाटक करतोय हा दंभ असल्या कारणाने हा मिथ्याचार असल्या कारणाने होई जे पण ना पुढे तुला म्हणून माणसानं इतर बाबतीत कशातही प्रतारणा केली तरी चालेल करावं असं माझं सांगणं नाही कुठेच करू नये माणसांनी पण अन्यत्र चालेल इथे चालणार पण परमार्थात माणसं प्रतारणा करणारी निघाली हेच कलियुगाचं मुख्य लक्षण आहे सगळे शिष्य असं भेटत नाही एखादा भेटतो आणि खरा असतो तो सगळेच गुरु खोटे असतात हे असं नाही आम्हाला एका संजय काही म्हणणं नाही मी कीर्तनात असं सांगितलं की समलोष्ट मातीच्या गोळ्यावरून संन्यासी भांडतात त्याच्याकरता एक दादांची गोष्ट मी सांगितली ते सगळं कीर्तन मला त्याने हातभर पत्र लिहिले तुम्ही कीर्तनामध्ये एवढं सगळं वैदिकतेच महत्व सांगता साधूचं महत्व सांगता प्रसंगाने यतीचं महत्व सांगता आश्रमाचं वर्णन करता आणि अशा आश्रम धर्माचं वर्ण धर्माचं वर्णन करणारे तुम्ही गीतेला मानणारे तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना मानणारे तुम्ही हे संन्याशी दृश्याबद्दल आपण बोलला हे अतिशय चुकीच आहे वगैरे वगैरे तुम्हाला आदर नाही अमुक नाही अमुक आम्ही तुम्हाला फार चांगले समजत होतो पण आता ती भ्रांती ठरते की काय आमच्या श्रद्धेला जातात तडा जातो की काय अशी परिस्थिती तुमच्या कालच्या व्याख्यानावरून आम्हाला वाटते लांबलच पत्र हातभर मी काही बोललो प्रसंगाने ते आले त्यांना सांगितलं काय आपण असं समजताय काय की मी जे पाहतो त्या प्रत्येक संन्यासाला मी बोके संन्यासी समजतो असं समजता काय तुम्ही आणि असं जर आपण समजत असाल तर माझ्या श्रद्धेला तडा जाण्यापेक्षा तुमच्या जाण्यापेक्षा माझ्या जाता श्रद्धेला तडा जायची वेळ आहे असं कसं समजू आम्ही सगळे सन्यासी डोके संन्याशी असतात असं कुणी सांगितलं तुम्हाला एका संन्यासाची गोष्ट आम्ही सांगितली ती बहिरंग सन्यासा सांगितली जो बहिरंग असेल त्याच्याबद्दल आजही पुन्हा तसंच मी सांगणार आहे म्हणजे कारण घडलेली गोष्ट आहे दादानी सांगितलेली गोष्ट आहे शास्त्रशुद्ध गोष्ट आहे त्यात मला सांगायला व्हायला काय करण आहे मी त्याचा अनुवाद केला आणि ती वस्तुस्थिती अनुवाद केल्या ह्याच्यात मी बनवा बनवी करायची कारण समजा ती वस्तुस्थिती नसली तर तुम्ही दादाना दोन विचारा पाहत वस्तुस्थिती मी तुमच्या पुढे म्हणले ह्या चूक काय कारण उलट आम्हाला आपल्याला असं विचारायचं तुम्हाला लागण्यासारखं का हो काय होत त्याच्यामध्ये लोके संन्याशी असावं तुम्हाला ते आवडतात <laughs> तुम्हाला आम्हाला आवडत नाही आम्हाला शास्त्रीय शुद्धच तुम्हाला जर शास्त्रीय शुद्ध आवडत असेल तर त्याची आम्ही निंदा केलीच कुणी करणार नाही लक्षात ठेव करण्याचं काही कारणही नाही असं स्वच्छ मला काही प्रसंगाने सांगावं लागलं असं घडत त्याप्रमाणे सगळे गुरु असंप्रदायिकच असतात सगळे शिष्य वाईटच असतात ही गोष्ट चुकीची असं जर असेल ना हा संप्रदाय टिकला नसतं एवढी गोष्ट कबूल आहे की फार नसतात फार चांगले संन्यासी नसतात फार ज्ञानी नसतात फार मोमूक्षु नसतात सगळीकडेच सोन्याला गिराईक फार असत का नाही मोत्याला गिराईक जसं फार नसत थोडं असत पण असतं तसं यालाही गिराईक आहे आणि ते थोड्या प्रमाणात ठीक आहे थोड्या प्रमाणात पण आहे ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्याला त्याचा विचार करायचा कारण अनेक लोक याचा गैरफायदा घेतात त्यापेक्षा एखादा मुमुक्षु त्यापासून वंचित होऊ नये हे धोरण कायद्याचं हे धोरण राज्याचं हे धोरण न्यायाचं हे धोरण नीतीचं तेच धोरण साधू संतांचं पण आहे की जीवनमुक्तीचं वर्णन ऐकून एखादा माणूस कदाचित याचा काही गैरफायदा घेईल बोध हा अंतकरण असतो ना कुणाला कुणा असं नक्की परीक्षा करून सांगू शकत नाही ना ठीक आहे पण काल त्याची परीक्षा करेल ईश्वर त्याची परीक्षा करेल आपल्याला सांगू त्याच्या पुढे त्याचा अंतकरण ज्यावेळी तो बोलत असतो त्यावेळी त्याची परीक्षा करीत असतो त्याचा अंतकरण सगळ्यात मोठं थर्मो तू इकडे बोलायला लागल्या बरोबर काट्यात चालत असते मी बनवा बनवी चालली यातलं काही आपण वैराग्याचं व्याख्यान चाललंय पण शेवटच्या दिवशी रोख रो काय मागायचंय म्हणजे त्याचं काय जमायचं श्रोते म्हणले पाहतच नाही आपल्याला वैराग्यावरच ऐकायचंय मग काय ते पैशाची वाटी समोर ठेवून भांडी ठेवून बस बोलावं त्याच्या पुढचं सांगू आवाज सुद्धा ध्वनी घोष नादा पैशा ते पैशाकडे बघून चालतात समोर आलेले कीर्तन सुद्धा त्या पद्धतीचे चालतात आणि सांगावं लागतं शेवटी जर श्रोते आपल्यावर जबरी करायला करताना लक्ष ठेवा एखादी अभवेनगावद्वारी आहे आणि अशा पद्धतीने कीर्तन करणारा कीर्तनकार समान योग्य ते होता ते विचारतात वा असं चालणार नाही आपण ठरवून आलोय कंसात सगळं टिंब टिंब टिंब तुम्हाला बोललो पाहिजे म्हणतात काय परिस्थिती आहे ती तुम्ही बघा म्हणजे कळली याच्यापेक्षा जास्त खालत्यावस्थेत जाऊन बोलू शकत नाही त्याला खास ताक्या यायला पाहिजे किंवा गुरुजींनी बोलायला पाहिजे इतकी दयनीयदशा का प्राप्त होते त्याचं कारण हे दुसरं काय की त्याही वेळी आपला अंतकरण सांगत असते की आपलं बोलणं हे याच्यावर चाललंय बरं आपलं बोलणं याला उद्देश नाही बरं असं चालत असतं माणसं कशाची सौदीबाजी करतील काही सांगता येत नाही वाटते त्याची सौदीबाजी आली कथेचा विक्रय होतो कीर्तनाचा होतो वाटेल त्याचा होतो विक्रय कशाचा होत नाही ते मी विचार मातीसुद्धा तुम्ही पडायला लागल्या लोकांना इतकी परिस्थिती निर्माण झाली कशासाठी मी आपल्याला इतकं सांगितलं की ज्यावेळी आपण आपल्याला मला मी फोटो सांगत असतो त्यावेळी माझं मन मला त्यावेळी सांगत असतं की आपण हे यांना बनवा बनवी करून सांगतो आहे हे फोटो सांगतोय हे खरं नाही ते दुसरं मन म्हणत आहे रे जगात एवढंच लोक जगात खरं बोलत नाही तू जास्त खरं बोलतोय सोबत हां हे बरोबर आहे लगेच मनुष्याचं समर्थन दुसरं मन निर्माण होत लगेच मनुष्य वकिल करतो त्याचीच असत बुद्धीच असते ज्या गुणाचा आणि काय माझ्यापेक्षा जास्त लोक बोलतात गुरुला मी जर काहीच बोललो नाही गुरु मग धिक कर धिक्कार करतात गुरु करून थोडा धिक्कार कराल मी कारण लोक तुमचं माझं जमत नाही एवढं काय भस्मात भस्मान त्यांचा डोक्या हातेवायला डोक्यात हातेवायला गेलो नाही काही त्यांना एवढं सांगितलं की तुमचं माझं माहित नाही म्हणून एवढं गजरे काय म्हणतात एक लक्षात ठेवा दादानी पुढे लिहिलंय मी लिहिलेलं नाही पण मी तुम्हाला त्याचा अनुवाद सांगणार दादाने असं लिहिलंय की चांगदेव इतका बुद्धिमान इतका शुद्ध इतका पवित्र होता की जगात असा पवित्र माणूस सापडणं अवघड आणि एवढा चांगदेव त्याला ज्ञानेश्वर महाराजांची यावेळी कीर्ती समजली त्यावेळी त्याच्या मनात माउलीची गाठ पडण्यापूर्वी असा निर्धार झाला की या सगळ्या अलौकिक गोष्टी श्रवण करून हे या कष्टीत सामान्य माणसाचं वा युंजान हे कर्तव्य नाही हे तर महाविष्णूच कर्तव्य संभवणीये कुणालाही हे करता येण्या शक्य म्हणून पूर्ण निर्धार करावं तर या महापुरुषाला गुरु करावं या महापुरुषाला शरण जावं कारण महाविष्णू शिवाय ही गोष्ट कधीही कुणाकडनं संभव नाही असं त्याला त्यावेळी कळलं आणि तो चौदाशे वर्षे जगलेला वृद्ध पण अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत बाल ज्ञानेश्वर महाराज वयाने जरी लहान तरी बोधाने एवढे महान होते एवढे वृद्धतेला पावले होते कि इतका ज्ञानवृद्ध महात्मा मिळणं अशक्य आणि त्यावेळी त्याने असं लक्षात आल्यानंतर लिहायला सुरुवात केली त्यावेळी दादाने असं लिहिले की शहाणा तो शहाणा शहाणाच असतो शहाणा माणूस शहाण्या माणसाला त्याची उणीव दुसऱ्याने कोणीही सांगितले असता तो ऐकून घेत नाही त्याच्या डोक्यात ते उतरत नाही ते चूक आहे त्याला कधी वाटत नाही पण शहाण्या माणसाला जर त्याच्या आयुष्यात त्याची उणीव लक्षात आली तर तो, तो त्याच्या भाग्याचा खण्णास दादाने कारण ती उणीव त्याच्याजवळ राहतो हे त्याचं थोडकंच उत्तर आहे ती तो निवृत्त करीत असतो कारण बोधवान आहे ज्ञानी आहे तो बोलून चालून तो शहण आहे चांगदेवाला असं कळलं की माझ्याजवळ हे उन्हा आहे मी बोधवान नाही आहे खरा बोधवान महात्मा काही आगळा वेगळा असतो हा महाविष्णूचा अवतार आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणजे या अवताराला आपण शरण केलं पाहिजे तरच आपला उद्धार होईल म्हणून तो, तो शरण जायला भ्याला नाही त्याला संकोचित मन झालं नाही त्याला त्याच्याविषयी काही वाटलं नाही त्याला उलट असं वाटलं मी आता शरण केलो तर माझी कृतार्थ काय हे त्याचं जर तो अजूनच अभिमानात राहिला असता तर पासष्ट ओबी त्याला पत्र मिळालं नसतं त्याचा उद्धार झाला नसतं काही जगामध्ये मोठा नावलौकिकाला पावलेला झाला असता नाहीतरी पावलेला होता अजून काय अजूनच्या आणखीन चौदा शेवटी तर अजून चौदा हजार झाले एवढं ह्यापेक्षा त्याचा काही फारसा लाभ झाला नसतं या सगळ्या बोलण्यात अर्थ आहे की काही या जीवनमुक्तीच्या लक्षणाचा विचार करून लोक काही दुरुपयोग करीत असते ह्याचा अर्थ असं आपण समजू नका कि त्याला चांगली लक्षणं सांगायचीच नाही करत असेल मग त्यात काय बिघडलं कशाचा दुरुपयोग करतात तुम्हाला तुम एवढी की वाटायला लागली त्याची किंवा अगदी पार न्यायाचे नियमाचे अगदी कठोर न्याय निष्ठर झालाय त्याला असं काही बोलायचं करत लोक नियम पाळीने म्हणून लहायचे तुम्ही गेले काय सरकारने लिहिलं जातं तिथे दाव्या बाजूने चालवणी चालत नाही मला तरी लिहिलं जातं लिहून ये त्या पद्धतीने जीवनमुक्ताच्या लक्षणाचा किंवा या बोधाचा कोण महात्मा असेल कोण खोट सांगत असेल कोण खरं सांगत असेल कोण त्याचा सदुपयोग करतो कोण दुरुपयोग करतो यापेक्षा सुद्धा कोणीतरी एक मुक्ष आहे कोणीतरी एक असा ज्ञानी आहे कोणीतरी एक अशी बाई आहे आबला कुणीतरी एक शूद्र आहे एक अतिशूद्र असा आहे की ज्याला कृतार्थ व्हावं वाटतं तीव्र जिज्ञासो आहे पूर्तता करी तलटली अवस्था किसो जी स्थिति कि का जस बोलत लगली असा एखादा तरी महत्मा जो एखा तो ज्ञानेश्वर महाराज ते, ते त्याच्या पूर्वी किंवा समकालीन मुलीच्या कुणीतरी एखादा महात्मा या उभीच्या अगोदर नंतर आहे आणि तो असण संभवनीय त्याचा कोणालाही निषेध करता येत नाही आपला अनुभव लिहिला आधाराने आधार घेऊन नंतर समकाली व त्याच्यापूर्वी या स्वरूपाचे पुष्कळ वचन आहे संस्कृतमध्ये उपनिषदामध्ये त्याचा आधार घेऊन जो कोणी महात्मा या बोलण्यासारख्या वस्तुस्थितीला पावला असेल ज्याने पूर्ण तृप्तीची निरंकुशा तृप्तीची दिली असेलोपकार असा अभिव्यक्त झाला दृंग्र तळटळीत एक पावलेला, पावलेला। ज्याचं जीवन परिपूर्ण झालेलं आहे असा महात्मा जगात असण संभवनीय चिद गगनामध्ये उदयाला आलेला चिदादित्य आपल्या बहिणी अवस्थान घडणं म्हणजे काय किंवा अशी स्थिती पावलेला महात्मा असतो का असण संभवनीय का याला शास्त्रामध्ये म्हटलंय जीवनमुक्ती असण संभवनी आहे का म्हणजे जी जीवन म्हणजे जी जिवंत जी जी जी जी जी असताना आणि मुक्ती म्हणजे मुक्त आहे म्हणजे ब्रह्मरूपाने ज्याचा अवस्थान घडलेला जिवंत असताना देह असताना या लोकात या देहात असा मुक्तीला पावलेला कोणी ज्ञानी अस, असणं संभवनीय आहे काय असा मूळ प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे असा असण संभवनीय असे ज्ञानी पुरुष जगामध्ये असतात जीवनमुक्ती आहे आणि ती अनेक प्रमाणाने युक्तीने तुम्हाला मान्य केली पाहिजे की जीवनमुक्ती आहे त्यात पहिली गोष्ट अशी आहे की जीवनमुक्ती अरे याबाबत शंका घेण्याचं कारण नाही पहिल्यांदा श्रुतीच्या प्रमाणाने ही गोष्ट सिद्ध होते तर मी विद्वान अमृत हे भी